ओ, डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठीत अविभद अनुवाद केलेल्या मुद्गल पुराणातील श्रीमंत मुद्गल पुराणातील सव्वीसा अध्यायचं वाचन आता मी करणार आहे या या सविसाव्या अध्यायाच नाव आहे पाताल विजय नाम पाताल विजय नाव ओम श्री गणेशाय नम मत्सरासुराची सेना निघाली क्षत्रियांच्या हनना मिळाली कालचक्रासलना जग जिंकण्या उत्सुक विरोचनादि दैत्यस्थित यमासमजे भासत युद्ध त्यांच्या समवेत करेल ऐसा कोण जगी कोण जगी केवळ पादप्रहारे चूर्ण करीत पर्वतांसी जे बलवंत शेषाचे मस्तक नमवून चालत अतुल भारत यांचा मेघा समत्यांशी पाहून पर्वत समजे महान क्षत्रिय होती जीवन, यमरूपा समोर यमरूपासमोर त्यांच्या काही तेत पळून जातो, काही झाले शरणागत महावीर जे युद्ध रणात पडता स्वर्ग लाभ मत्सरासुराचे वीर रणातो, रणाती नृप असत मृतांच्या पुत्रासी राज्यावरी स्थापित करत्या करत्या बांसून घेऊनि शरणांगत जे आले ते राजे स्वपदी स्थापिले जे राज्य राज्या, राज्या वाचून नांदले तेथ नेमिले दैत्यासी ऐसे दैत्यराज भोगित सुखोपभोग असंख्यात देशोदेशी दैत्य स्थापित क्षत्रियनुपांच्या सन्निध द्वीपांसहित वसुधा मत्सर दैत्य तेव्हा पातळ लोक जात दैत्य समवेत नाग सर्पांसह दैत्य करती पाताळ नागांची उद्याने अतिसुरस उद्वस्त करिती त्या दैत्यांसी उध्वस्त करीनंदन दैत्याश्वत कंबलाश्वत कंबलाश्वतरादी कंबला कंबला कंबला त्वरित नागराज महाबल क्रोधयुक्त नाना वाहुनी बसुनिया शस्त्रासरे बाण सोडती महाबळ दैत्यांशी मारिती दैत्य हि शास्त्राघात करीती नागवी महाबल नाग, महा नाग संहारिती बहुत दैत्यांशी दंडिती दर्प नष्ट होऊ न पळती असुर तेव्हा दश दिशात दैत्यांचे हनन पाहून आले असुर प्रमुख विरोचन क्रोधयुक्त त्यांचे मन नागांशी तेव्हा मर्दित ते विविध शस्त्रास्त्रे सोडीती नागवीरा रणी पाडवीती कोणाची मस्तके फुटती कोणाचे तुटले हात पाय रक्ताच्या महानद्या वाहती दश नाग धावती भग्न दर्प विवल अती काही शरण दैत्यांसी गेले हा हा कार माझला बहुत नाग जाहले भयत्रस्त दैत्यांचा पराक्रम पाहत वासुकी प्रमुख तय महानाग तक्षकादि महा नाग ओकित हाला हाल सम विषरणात त्या विषाने सर्व हि व्याप्त जाहले ते हे प्रजापती त्या विषापासून ज्वाला उठती असुर पुंगवासी जाळीती ऐसे दैत्य मेले किती कैक मेले विशाने, उभे राहण्या असत हो दैत्य संग्राम मंडळात त्यांची सर्व शस्त्रास्त्रे जळत सन्नही विनाश पावले गजाश्वर पदाती गजाश्वर पदा, पदाती युत चतुरंग सैन्य झाले मृत विरोचनादि असुर मूर्छित पडले रणभूमीवरी तदा नाग आनंदित झाले रणांगणावरी नाचले साहे ते विजयोत्साहेारले ओरडती तरी ते तेथ जाहले अद्भुत प्रतापी विरोचन समरी उठत पीडा त्याची नष्ट होत समरश समरस लागी समेली महाबल तो शुक्राचार्य जीवंत करीत विशाने जे असुरमृत अंधक प्रमुख सारे उठत क्रोध संयुक्त असुरम सारे तक्षणी जे गरुड़ास्त्र सोड़ीत निघाले असंख्यात गरुडते नागानसी भक्षित कोला हलत मजला नागराज वासुकी सोड़ित विषज्वाला अति सतप्त गरुड सारे दग्ध होते गुरुास्त्र ही दग्द साले। ते पाहून असुर चकित। वासुकीचे पौरुष वाखाणित विरोचनादि सर्व हि होत माये नेतुड तेव्हा क्षणात बक्षिले नागसैन्य पसरविले सै सर्वत्र दैन्य दश पळाले नागसैन्य भीतीग्रस्त ते भीती त्या भीतीग्रस्त त्यावेळी तक्षगादी महानागमूर्छित अतिदारुण त्या युद्धात कळताच तो, तो सर्व वृत्तांत शेषराजा आला न्याती बांधवांचा नाश पाहत दैत्यासी तो शरण जात म्हणे का झाला तर क्रोध संयुक्त वीर हो सांगामज, मज तुम्ही माझे बंधू आपत यात तिळ मात्र संशय नसत का आरंभिले युद्ध का आरंभिले युद्ध अकस्मात ंद न हो सांगावे तुम्ही आम्ही पाताळवासी ऐकोनी शेषाच्या वचनासी विरोचन म्हणे त्यांची मधुरस्वरे त्यावेळी शेषा महाभागा मान्यत अससी महामते तू आमासी, म्हणून स्नेह पूर्ण ऐसे बोलसी प्राज्ञा ऐक सत्यवचन आमुचा राजा मत्सर ब्रह्मांड जिंकण्या उत्सुक फार स्वीकारावे शासन उदार त्याचे तुम्ही अन्य सर्वांनी नागांचा विनाश तैसाची असुरांचा नाश ओढविले अशेष म्हणून हित जे आचरितू विरोचनाचे वचन ऐकून शेष सर्वार्थ कोविद म्हणे हसून जे इच्छिसी मत्सर राजा भक्तिपूर्वक स्नेहाने ऐसे बोलन विरोचनासी देत करभार वार्षिक विनम्र चित्त नात् दे असुरांतो चातुरिया श्रेष्ठ शेष जात वासुकी मुख्यमंत्री परतले असुर अति हर्षित महाबळ नागपराजित संपूर्ण पाताळ जिंकण्या उद्युक्त वरणासी जिंकण्या निघाले ओमती श्रीमदापनिषदे श्रीमनौगल महापुराणे प्रथमखंडे वक्रतुंडचरि पळ विजयो नाम षड विंशोध्याय समाप श्री गजाननापणमस्तु अध्याय सविसा वा संपूर्ण